स्कंद नववा अध्याय दहावा भूमीदेवीच्या अपराधाबद्दल फळ नारदाने विचारले भूमीदानाचे लागणारे पुण्य आणि परत घेतल्यामुळे मिळणारे पाप दुसऱ्याच्या भूभागाचा अपहार केल्यामुळे लागणारा दोष तसेच दुसऱ्याच्या विहिरीत खणल्यामुळे लागणारे पातक तसेच भूमी रजस्वला असताना तिला खणल्यास भूमीवर वीर्यत्याग केल्यास भूमीवर दीप ठेवल्यास कोणते पातक लागते हे आता मला सांगा ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे तसेच इतरही भूमीमुळे घडणारी पापे निवेदन करा तसेच त्या पातकांचा प्रतिकार कसा करावा हे मला सांगा श्री नारायण मुनी म्हणाले या भारतवर्षात संध्यावंदनामुळे पवित्र झालेल्या ब्राह्मणांना जो एक विधभर भूमी देतो दे तो, तो शिवमंदिरी जातो जो सर्व धान्यांनी परिपूर्ण भूमी ब्राह्मणाला दान देतो त्याला भूमीतील मातीचा मातीच्या इतकी वर्षे विष्णूलोक मिळतो तसे जो गाव भूमी धान्य हे ब्राह्मणाला दान देतो तो दाता आणि दान स्वीकारणारा हे दोघेही पापमुक्त होतात आणि देवीचे सन्नीत जाऊन पोहचतात साधूच्या अनुमोदनकाली जो भूमिदान देतो तो आपल्या अप्तिष्ठांसह वैकुंठाला जातो जो स्वत दिलेली किंवा इतरांनी दिलेली दाने हरण करतो तो कालसूत्रनामाच्या नरकात जातो तो चंद्रसूर्याचे अस्तित्व असे पर्यंत तेथेच जाऊन पडतो त्याचे पुत्र नातू इत्यादीन पुन भिकारी असे होतात ते ही घोर रौरवात पडतात गायींच्या मार्गाची अडवणूक करून जो धान्य पेरतो तो देवांची शंभर वर्षे कुंभीपाक नावाच्या नरकात पडतो गायीचा गोठा तळी वगैरे जागा नांगरून जो धान्य पेरण्यासाठी उपयोगात आणतो तो चौदा वर्षे होई तोपर्यंत असत्रातीचे पाच गोळे तरी बाहेर टाकल्याशिवाय स्नान करतो तो नरकात पडतोच पण त्याचे स्नानही निष्ठ होते जो कामातूर होऊन एकांतात भूमीवर धातुपात करतो तो धातूने व्यापलेल्या भूमीवरील कणा इतकी वर्षे रौरव नावाच्या नरकात जातो रजस्वला भूमीत जो मनुष्य खणित असतो तो कृमीदंश नावाच्या नरात जातो तेथे तो चार युगे राहतो अटून गेलेली विहीर त्या विहिरीच्या मालकाच्या आज्ञेवाचून जो खणतो किंवा जो मनुष्य चौकोनी आणि आटलेल्या तळ्यात पुन्हा उदक संचय करतो तो तप्तकुंड नावाच्या नरकात चौदा मन्वंतरे पडतो त्याच्या कृत्याचे फळ मात्र धन्याला मिळते पण हीच गोष्ट मालकाच्या परवानगीने केल्यास जीर्णोद्धाराचे फळ मिळते दुसऱ्याच्या तळ्यातील चिखल काढून जो त्यात स्नान करतो तो पुरुष चिखलाच्या कणान इतकी वर्षे ब्रह्मलोकात वास्तव्य करतो जो मनुष्य पितरांना भूमीच्या पतीला म्हणजे विष्णूला पिंडदान न करता श्राद्ध करतो तो मूर्ख निश्चितपणे जातो जो मनुष्य पित्रांना भूमीच्या पतीला म्हणजे विष्णूला पिंडदान न करता श्राद्ध करतो तो मूर्ख निश्चितपणे नरकापरत जातो जो भूमीवर दिवा ठेवतो तो सात जन्म अंधळा होतो भूमीवर शंख ठेवल्याने पुढल्या जन्मी तो कुष्ठरोगी होतो मोती माने खिरास सुवर्ण आणि रत्न या पाच पदार्थांना जो भूमीवर ठेवतो तो सात जन्म अंधळा बनतो शिवाचे लिंग देवीची मूर्ती शालीग्राम यांना जो भूमीवर ठेवतो तो शंभर मन्वंतरे कृमीभक्षून राहतो शंख यंत्र शील उदक पुष्प तुलसीपत्र ही जो भूमीवर टाकतो तो चिरकाल नरकात पडतो जो पुरुष पुस्तक यज्ञोपवीत भूमीवर ठेवतो त्याला पुढील जन्म कुलात येत नाही शिवाय त्या जन्मीस त्याला पातक लागते ग्रंथीयुक्त यज्ञोपवीत सर्वच वर्णाच्या लोकांनी पूज्य आवश्यक आहे जो भूमीवर दूध चिंपडत नाही तो सात जन्म संतप्त होऊन भूमीप्रत जातो भूकंप आणि ग्रहणाचे काली जो भूमी खणतो तो महापापी पुढील जन्मी शरीरहीन होतो ज्या ठिकाणी सर्वांचीच वस्ती होते तिला भूमी असे म्हटले आहे ही काश्यपाची आहे म्हणून काश्यपी असेही म्हणतात तसेच तिचे रूप स्थिर आहे म्हणून तिला आचला असे म्हणतात हे विश्वंभरा हिचे रूप अमर्याद आहे महामुनी नारदा ती पृथ्वीराजाची कन्या आणि विस्तृत असल्याने तिला पृथ्वी असे म्हणतात अध्याय दहावा समाप्त